रामकृष्ण गोविंद भागवत स्कंद पहिला आपण अध्याय चौथा बघितला आता आपण अध्याय पाचवा आणि सहावा सारांशाने बघणार आहोत व्यासांनी काय साहित्याची रचना केली त्याबद्दल आपण मागच्या प्रवचनात सारांशाने बघितलं त्याने वेदांचं विभाजन केलं सतरा पुराणं लिहिली ब्रह्मसूत्र लिहिली पाचशे पंचावन्न ब्रह्मसूत्र कुट आहेत अत्यंत कठीण आहेत समजायला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाभारताची एक लाख श्लोकी महाभारताची रचना केली माझ्या ऐकण्यात आहे मी काय अभ्यास आणि वाचन केलं नाही पण शेक्सपिअरचं साहित्य हे जगप्रसिद्ध आहे आणि ही गोष्ट खरी आहे परंतु ज्या शेक्सपियरच्या साहित्याला अभ्यासात सुद्धा स्थान दिलं जातो भारतात त्या भारतात महाभारताच्या अभ्यासाला काय स्थान आहे हो? महाभारत जे व्यासानी रचलं त्याच्याबद्दल शालेय कॉलेज आणि त्यानंतर जीवनात पदार्पण केलेल्या तरुणांना काय माहिती आहे काय आहे त्याच्यात कुणी वाचलेलं आहे मी तुम्हाला अधिकारवाणीने सांगतो मी एक लाख श्लोकी संख्या असलेलं महाभारत वाचलेलं आहे नुसतं वाचलंय असं नव्हे त्यातील शांती पर्व वाचून त्याचं रेकॉर्डिंग करून वरती टाकलेलं आहे मला किती जणांनी ते वाचलं ते समजत त्याच्यावर जेवढे हिट येतात त्याच्यावरून किती लोकांनी वाटलं हे समस्त, इतक सोपं करून साहित्य जगापुढं ठेवलं तरी लोक त्याचं वाचन करत नाहीत माझा एक प्रामाणिक मत आहे माणसाने जन्माला आल्यानंतर मृत्यूपूर्वी शांतीपर्व वाचलंच पाहिजे ऐकलंच पाहिजे तुम्ही ऐका माझी अत्यंत अत्यंत नम्र प्रार्थना आपल्याला युट्यूबवर जा सर्च इंचिनमध्ये जा नुसतं माझं नाव टाईप करा दिलीप वासुदेव आपटे आणि तुम्हाला गीता येईल दासबोध येईल आणखी काय काय बरंच साहित्य वाचलेले टाकले त्याच्यामध्ये महाभारत शांतीपर्व तुम्हाला ऐकायला मिळेल भरपूर मोठा आहे खूप दिवस लागतील तुम्हाला शांतपणे ऐकायला पण ते ऐका ऐका आणि चिंतन करा खर तरुणी है उपदव्याप कर इलेक्ट्रॉनिक त्या साधना वरती टाकले मुद्दम पुस्तक रूप को मुद्दम यूट्यूब वर टाक है इतक प्रवचना विस्तृतपण संग कृपया ऐ का कृपया ऐ का पा पण इतक साहित्य रचून सुद्धा व्यासान वाटलं मी भगवंतांची प्राप्ती करून देणाऱ्या धर्माचे बहुदा अजून निरूपण केले नाही कारण तेच भागवत धर्म परमहंसा आणि भगवंतांना हि प्रिय आहे म्हणजे यापेक्षा आणखी सुंदर रचना काय करावी अशा विचारात होते असा त्यांच्या पुढे एक प्रश्न पडला होता आणि त्याच वेळेला नेमके त्यांच्या त्या शम्या प्रासाश्रमात नारद आले <coughs> एक गोष्ट पक्की जाणार सिद्धांत आहे ज्या वेळेला तुमच्याकडं संत येतात त्यावेळेला तुमचं भूतकाळातलं पाप नाश होत हे स्पष्ट विचार करा याबद्दल आणि खात्री ठेवा बाळगा आणि भविष्यामध्ये तुमच्याकडून काहीतरी पुण्यकारक घडणार आहे भविष्य काळातलं भूतकाळातलं पाप नाहीच होणार आणि भविष्य काळात काहीतरी पुण्यकारक घडणार संत येतात त्यावेला, आणि दुसरी गोष्ट भगवंत माझ्या कर्मा प्रमाणच मला फळ देतात मग ते कर्म या जन्मातलं असू दे किंवा पूर्वजन्मातलं असू दे त्यामुळं मी जी विचारसरणी मांडतो कि माझ्यावर आलेले संकट पाहता भगवंतांची माझ्यावर कृपा नाही ही आपली फार मोठी चूक आहे येणार संकट येणारे सुखाचे दिवस हे माझ्या पूर्व कर्माच फळ आहे फक्त ते कर्म मी केव्हा केलं हे मला माहित नसत आणि कर्म आणि कर्म यांची मला सांगड घालता येत नाही कृपा नहीं कि भगवंत अर्थ नहीं भगवंत का भगवंत मनता आई है युनिवर्स आई है कॉन्स्टिट्यूशन एंड आई हैिजाइंड मी राजीनामा देख स्वस्थपने बढ़त काही करत नाही आणि म्हणूनच नमाम किर्म आणि लिंपंती मला कर्म लिंपत नाही कारण मी काहीही करत नाही नियमाप्रमाणे सगळं चालू आहे त्यामुळं माझ्या मा आयुष्यात येणारी संकट ही माझ्या पूर्व कर्माचं फळ आहे ही पहिली गोष्ट हा पहिला सिद्धांत आणि दुसरा सिद्धांत भगवान त्या अडचणी बरोबरच त्या अडचणीतून सुटकण्याचा मार्ग सुद्धा पाठवून देतात फक्त मला ते समजत नाही समजून घेण्याची माझी ताकद नाही आलेली परिस्थिती आलेली व्यक्तू व्यक्ती येणारा प्रसंग याच्यावरून मला नीट चिंतन करून समजून घ्यायला पाहिजे कि यामध्येच यामध्येच माझ्या अडचणी निवारण करण्याचा मार्ग यात आहे त्यामुळे ही भगवंतांची कृपा नेहमी असते माझा दृष्टिकोन नसतो माझा भगवंतांच्या वरती विश्वास नसतो आणि झालं असच व्यासांच्या पुढे हा प्रॉब्लेम होता की मी भगवंतांचा प्राप्ती करून देणारा भगवंतांच्या लिलांचं वर्णन करणारा भगवंतांच्या भक्तांच्या लिलांचं वर्णन करणारं साहित्य रचलं नाही त्यामुळं माझ्या मनाला प्रसन्नता ना नाही आणि नेमकं त्याच वेळेला नारद तिथे आले आणि नारद पण म्हणाले की आपण ही जी काय म्हणतात बघा आपण ही जी महाभारताची रचना केली आहे ती अत्यंत अद्भुत आहे नाही वाचणार मी आता काय बोलायचं पुढं म्हणतात आपण कृतार्थ न झालेल्या पुरुषाप्रमाणे शोक का बरे करत आहात हे नारदानी ओळखलं आणि नारद म्हणतात ुदित प्रायम पहिला स्कंध अध्याय पाच श्लोक आठ भवतानुदितप्रायम यशो भगवतो मलम येष्येत म्हणणेम खिलम आपण बहुता भगवंतांच्या निर्मल यशाचे गुणगान केले नाही मला असे वाटते की ज्यामुळे भगवंत संतुष्ट होत नाही असे शास्त्र खिलम असे शास्त्र किंवा ज्ञान अपूर्ण आहे खिलम आहे मु पुरुषार्थाचे जसे निरूपण केले आहे तसे भगवान श्रीकृष्णांच्या निरूपण केले नाही नववा श्लोक भगवंतांना भगवंतांच्या प्रेरणेनी नारदानी अत्यंत स्पष्टपणाने व्यासाना सांगितलं आणि तुम्ही अशी एक उत्तम प्रकारे ग्रंथाची रचना करा उत्तम प्रकारचा ग्रंथ हो कि ज्यामुळं भगवत प्राप्ती सामान्यांना सुलभ होईल ते काय म्हणतात माहितीये का बघा हुमचं आणि माझं वर्णन केलेलं आहे संसारी लोक स्वभावत विषयात गुंतलेले आहेत धर्माच्या नावावर कितवा श्लोक सांगतो हा पंधरावा श्लोक आहे पाचवा अध्याय पंधरावा श्लोक जुगुप्सितम धर्म कृतयनुशासन हा शासत स्वभाव रक्त सहान व्यतिक्रम जद्वाक्यतो धर्म कृस्थितो इतिर तस्य ने तस संसारी जारी स्वभावताच विषयात गुंतलेले आहे धर्माच्या नावावर निंदनीय अशी सकाम करणे करण्याची आज्ञा आपणच त्यांना केली आहे वेदामध्ये सांगितलेलं आहे हे करा अमुक प्राप्ती होईल ते करा स्वर्ग प्राप्ती होईल अमुक करा सौंदर्य मिळेल अमुक करा धनप्राप्ती होईल अमुक करा बुद्धीप्राप्ती होईल हे तुम्ही पहिल्या स्कंधातला दुसरा अध्याय वाचा पहिल्या स्कंदातलं नाही आता माझ्या लक्षात नाही बहुतेक तिसऱ्या स्कंदातलं आहे मी सांगेन तुम्हाला पण कशामुळं कशाची प्राप्ती होते कुणाची स्तुती केली कुणाची पूजा केली की कशाची प्राप्ती होते सौंदर्य सुंदर, सुंदर पत्नीची प्राप्ती होण्यासाठी कुणाची पूजन करावं वगैरे वगैरे सगळं सांगितलेलं आहे आणि हे नारद म्हणतात तुम्हीच सांगितलंय हे सर्व झाले उलटेत कारण सामान्य लोक निंदनीय कर्मालाच मुख्य धर्म समजून अशा धर्माचा निषेध करणाऱ्यांचे म्हणणे ऐकत नाहीत वेदवचन म्हणू नयेत त्याचा छंद त्याचा ऋषी अमोक सर अर्थाणि स्पष्ट शब्द मंटाशिवाणू नए कारण परिणाम होता चुकी मंत्र मंटा रोको मत जाने दो अर्थाला रोको मत जाने दो स्वल्प विराम बदलला रोको मत जाने दो रोको मत जाने दो रोको मजाने दो एक स्वल्प विराम इकडचा तिकड झाला की अर्थाचा अनर्थ होतो हे जर हिंदी भाषेत आहे तर संस्कृत भाषेत उच्चाराचा मंत्राचा उच्चार करताना जर चूक झाली तर अर्थाचा अनर्थ होतो अशी उदाहरणं भागवतात दिलेला एक उदाहरण आहे त्यामुळं निंदनीय कर्मालाच मुख्य धर्म समजून अशा धर्माचा निषेध करणाऱ्यांचे म्हणणे सुद्धा आपल्यासारखे लोक ऐकत नाहीत कुणी सांगितलं असं करू नका जाणकारांनी ज्ञानी लोकांनी आपण नाही ऐकत ज्यांचा परमार्थाकडे ओढा नाही आणि जे गुणांमुळे डळमळीत झाले आहेत त्यांच्या कल्याणासाठीच आपण भगवंतांच्या वर्णन करावे सोळावा श्लोक काय म्हणतो परत एकदा ऐका तो श्लोक ज्यांचा परमार्थाकडे ओढा नाही आणि जे गुणांमुळे डळमळीत झाले आहेत गुणांमुळे म्हणजे सत्वगुण रजोगुण तमोगुण त्यातल्या त्यात परत रजोगुण आणि तमोगुणाच्या प्रभावामुळे जे डळमळीत झाले आहेत त्यांच्या कल्याणासाठीच लीला वर्णन करा हा ग्रंथ का लक्षाई ग्रंथ भगवंता है संसारी मनसा सा है अशा प्रकारचा प्रकार ग्रंथ तुम्हें रचा अस नारदा ने तारदा ने संगित पना शंका आ व्यासांच्या हे असं कुठं स्पष्टपणे लिहिलेलं नाहीये पण इन बिट्विन द लाईन म्हणतात अध्याहतपणे म्हणतात तसा इथं संदर्भ आहे भगवान व्यासानं वाटलं की आता माझं आय एम रनिंग सेव्हन्टी आय एम रनिंग एटी म्हणजे असं काही उल्लेख नाहीये परंतु मी आता म्हातारा झालो माझ्याकडून अशा ग्रंथाची रचना होईल का यापुढ अशी त्यांच्या मनात शंका आली आणि म्हणून नारदानी व्यासांना आपलं पूर्वचरित्र ऐकवलं आणि पूर्वचरित्र ऐकवण्याचा एकमेव उद्देश हेच आहे की तुम्हाला पुढच्या जन्मात योगी कुलात अनुरूप परिस्थितीत आणि ही रचना करण्यास प्रेम प्रवृत्त करणाऱ्या परिस्थितीत जन्म मिळेल अध्यात्मा पर स्पिच्युअल कंटिन्न्यूटी है पास जन्म सहावी पास अभ्यास करते वर्ष मैं अभ्यास करा लगत नहीं शब्दार्थ नकार थोड़क प्रगति एवरी होते हैं कि मी सहजपने अभ्यास हे करू तुम्हें तुम्हें हे शको स्पिरिच्युअल कंटिवटी शास्त्र है हाथेल तुम्हारे खावी मी तुम चरित्र ऐको पूर्वजन्म मजा का होता असन नारदा ने अपल पूर्व चरित्र ऐकल पुढ़ प्रवचना मध्य बढ़ू रामकृष्ण हरी